अदवय ब्रम्हि झालेली अशा अदवय ब्रम्हिदाची शिल्लक राहिली नाही म्हणून हरिहराची आहे अकृत्रिम स्वरूपाची उपासना गेत गेत परेस्परे ग्रहण झाले एक श्री सर्व या सहज स्थितीच वैभव असाय मी प्रारंभी हा ग्रंथ सुरू करते देवोदेवी असा मी प्रारंभ केला आहोत मी म्हणते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी आरंभी असं तुम्हाला सांगितलं होतं की शिवा आणि शक्ती समावेशन प्रकरण लिहिलं सत्ता आणि स्फूर्ती यांच शक्ती आणि देव आणि देवी या नावाने सत्ता स्फूर्ती आनंद रूप असला एकटा देवच मानतो हा सिद्धांत मी आरंभी सांगायला सुरुवात केली तो सिद्धांत आतापर्यंत वेगवेगळ्या रूपाने प्रतिपादन केला देव आणि देवी शिवानी आणि शक्ती या दोन नावाने एकटा देवच मानतो हीच गोष्ट मी पुढे तुम्हाला गुरु आणि शिष्य या रूपाने एकटा देवच मानतो असं सांगून गुरुना वंदन केलं हीच गोष्ट सांगण्यासाठी म्हणून वाचारण निवृत्तीसाठी म्हणून सर्व वाचांचा वाणींचा परिहार करून वाचारणाचा परिहार करून आता ऋणशेषही चिल्लक राहत नाही ते मी पाया पडवून सोडविली आणि असा उर्वरित राहणारा परमात्मा ज्ञाना न्याना ज्ञान होऊन भिन्न स्वरूपाचा आहे तो सदरूप आहे तो चिद्रूप आहे तो आनंद रूप आहे या दोन गोष्टी चौथ्या आणि पाचव्या प्रकरणात सांगितल्या असा हा जो देव की जो देव आणि देवी नावाने एकटाच नानतो तो कसा आहे एको तो शब्दाला विषय होणारा नाही स्वयंप्रकाश आहे तो अज्ञानाला विषय होणारा नाही इतकंच नव्हे तर अज्ञान सापेक्ष आपलेल्या ज्ञानालाही तो विषय होत नाही असं मी पुढे सातव्या आणि आठव्या प्रकरणामध्ये मिळून प्रतिपादन केलं आणि त्याच शेवटचं परिवसनाचं रूप जर काही असेल जे मी तुम्हाला आरंभी तुम्हाल। सांगितलं तुम्हाल। ना शिवानी शक्तीच्या रूपाने की एकदा देवत नामचं म्हणून त्या स्थितीला हा महात्मा पावलेला असतो असं आता तुम्हाला उपसंहारात सांगतोय अगदी अनुस्यूत ओवण पहिल्या प्रकरणापासून या नव्या प्रकरणापर्यंत याच्यामध्ये कुठेही तत्व बिघडलं नाही सातश ते श्लोक अठरा अध्यायाचे देव बोललेले एक जे धुजे आहे अगदी तशीच गोष्ट इथे पण घडलेली आहे प्रकरण जरी नऊ असलेली बर का आणि त्या नऊ ओव्या प्रकरणामध्ये आतापर्यंत सांगितलेल्या जवळजवळ साडे ओव्या जरी असल्या एक ज्ञानेश्वर महाराजांनी एक मेव तत्व प्रतिपादन केले ते हेच की देव आणि देवी शिव आणि शक्ती या दोन नावाने एकटा देवच मानतो गुरु आणि शिष्य या दोन नावाने एकटा देवत मानतो असा जो एकटा देव त्या ठिकाणी वाणीची प्रवृत्ती होऊ शकत नाही त्या ठिकाणी ज्ञानाची प्रवृत्ती होऊ शकत नाही त्या ठिकाणी अज्ञानाची प्रवृत्ती होऊ शकत नाही ज्ञाना ज्ञानाहून भिन्न सच्चित आनंद रूप अज्ञानाने आवृत न होणारा व ज्ञानाने अभिव्यक्त न होणारा अशा प्रकारचा एकटाच देवाय त्या स्थितीला हा ज्ञानीपुरुष पावलेला असतो असं एका वाक्यामध्ये संपूर्ण अमृत अनुभवाचं वर्णन करता येईल कुणी जरी विचारलं की अमृत अनुभव सगळा सांगा असं एक वाक्य लिहून ठेवा की ज्याच्यामध्ये सगळं प्रकरण नऊच्या नऊ प्रकरणा देव आणि देवी शिव आणि शक्ती या दोन्ही नावाने एकटा देवत नानतो तसाच गुरु आणि शिष्य या दोन नावाने एकटा देवत नानतो हा देव कोणत्याही वाणीचा विषय होत नाही किंबहुना सर्व वाणींच जे ऋणशेष आहे ते जिथे सदाच संपत असा हा एकटा देव ज्ञान आणि अज्ञान याहून भिन्न आवृत हो कारण दया प्रेयत्वी नहीं तयप्रकाश का विषय हो ज्ञाने अभिव्यक्त हो टसलेली स्थिती या चित्रगनामध्ये चिदादित्य जो उदयाला येतो त्याच नाव आहे सहज स्थिती या सहज स्थितीला पावलेला पुरुष म्हणजेच जीवनमुक्त पुरुष म्हणजेच आदर्श संत जीवन ते हे नव प्रकार संपूर्ण अमृतानुभव सम अगदी क्रमवार प्रकरण समज एक सिद्धांत मी सांगत होतो अरनारी नटेश्वराच्या रूपाने शिवशक्तीचं वर्णन करायला मी प्रवृत्त झालो त्या आरंभाच्या प्रकरणापासून इथपर्यंत शिवशक्तीला आणि शक्ती शिवाला गिळित गिळित एकमेकाला ग्रास करीत करीत जे आत्तापर्यंत आले या नव्या प्रकरणामध्ये एकदम तो भेद निवृत्त झाला एका ग्रासात ते सगळे संपले म्हणजे तरी काय झालं एक स्वरूपामध्ये हे सगळे नाहीसे झाले म्हणजे तरी काय झालं एक स्वरूपात नाही झाले म्हणजे ब्रह्मस्थितीमध्ये ना अर्धन आली आहे ना नटेश्वर आहे दोन्हीचाही भेद तिथे सदाचं येतो आणि असं हे उर्वरित ब्रम्ह शिल्लक राहतं तेथे द्रष्टा दोन्ही स्वरूप नष्ट होतात तुम्ही म्हणाल अर्धनारी नटेश्वरा स्वरूप म्हणजे तरी काय म्हणजे शिवाचं स्वरूप आहे आणि दृश्य हे त्या शक्तीचं स्वरूप आहे दृश्य हे द्रष्ट्यावर अध्यात्म आहे आणि दृश्याचा सापेक्ष हा द्रष्टा आहे म्हणून दृश्य सापेक्ष असलेलं दृष्टपराला निवृत्त करून म्हणजे परस्पर सापेक्ष दोन्ही भाव निवृत्त होत द्रष्टा आणि दृश्य यावून अकीत असलेलं जे दृंग्र स्वरूप ते उर्वरित राहिले नारेला आणि नटेश्वराला या स्वरूपामध्ये एकमेकाला गिळत गिळत आले आणि ते एका घासात संपले रूप काय बोलले ते बहिरंग अर्धनारी नटेश्वराच्या स्वरूपात ते परस्पर गिळित गिळित म्हणजे पहिल्या प्रकरणापासून सुरुवात करेल ना पहिल्या प्रकरणात गिळित दुसऱ्या प्रकरणात गिळित तिसऱ्या प्रकरणात गिळित चौथ्या पाचव्या सहाव्या गिळित गिळीत आता जे आले ना त्या अद्वैत सहज स्थितीमध्ये एकमेकाला गिळून शिल्लक राहिले नाही केवळ के स्वयंप्रकाश परमात्मा खरं वैभविक त्याच स्वरूप आहे ही त्याची अंगभूत स्थिती आहे ही त्याची स्वाभाविक दशा आहे इतका नव्हे तर ज्याप्रमाणे नट अनेक वेश धारण करतो अनेक परिवेश धारण करून आपल्या मनाची करमणूक करीत असत कधी स्त्री वेषधारण करतो कधी पुरुष वेषधारण करतो कधी रडण्याचा सोंगो कधी हसण्याचं सोंग आणतो असे एकानेक सोंग धारण करून आपल्या स्वरूपा मात्र बिघाड होऊन देत नाही मुख्य शाणा त्यात तो नट असतो नारायणराव राज त्याच नाही बदल मग कधी सुभद्रा होतील कधी काय होतील काय काय नारा तरा स्त्रीलाही एवढं रूप धारण करता येणार आणि एवढं सुंदरही रूप तो धारण करतो आणि एवढी सगळी रूप धारण करून त्यापासून स्वतः मात्र अलिप्त असतो गुढ असतो त्याच्यामध्ये पुरुष वेशात तरी गुढ रुपाने असतो स्त्री वेशात गुढ रूपाने गुढवाद हा सदा कायम राहतो त्यानंतर कारण बुद्धीची मर्यादा आहे हो कितीही बुद्धी मनुष्याची कि चला खातली आणि कितीही सूक्ष्मतेला पावली तरी तिला मर्यादा आहे अमर्याद फक्त एक ब्रह्म आहे त्याच्या तिथपर्यंत बुद्धी जाऊच शकत नाही म्हणून गुढवाद कायम राहतो म्हणतो आम्ही नाचडेधर डोळ्यासमोर तिथं सर्वतोपरी तुझ्या या प्रत्यक्ष प्रमाणाला ज्ञान होऊ शकत नाही एक बाजू त्याची अज्ञात असते की जी तुला ती अवमानाने मानावी लागते ती तुझ्या नजरेला विषय होत नाही ते प्रमाण काय परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचू शकतं काय असा त्यातला भाग असल्या कारणाने हा कायम राहतो नटवेश धारण करणारा नृती आपल्या समोर आणून वेगवेगळे हावभाव आपल्या पुढे आणून कधी आनंद कधी खेद निर्माण करणारा तो नटवेशधारी पुरुष दोन्ही रूपामध्ये जसा गुढ रूपाने असतो आणि ज्यावेळी या दोन्हींचा परित्य करतो त्यावेळी दोन रूप कुठे जातात कुठे ती सुभद्रा गेली कुठे तो आमका बुवा गेला नायक त्याचा पत्ता लागत नाही भेटायला जावं तर नारायणराव राजे जसे भेटावेत त्याप्रमाणे आणि दृश्याचा लोप झाल्या कारणाने दृश्य सापेक्ष असलेला द्रष्टा त्याचा पण लोप होतो कुठे लोक होतो स्वात मनी स्वस्वरूपाच्या ठिकाणी शाम्यती सदाचे उपराम पाहतात आणि दृश्य द्रष्टा यांचा अभाव होऊन एक मे अद्वितीय परमात्मा शिल्लक राहतो सात पाच तीन दशकांचा एक, एक तत्वाच्या ठिकाणी हा हरी आपल्या स्वस्वरूपामध्ये आनंद अवतार धारण करतो कशी गंमत आहे बघा ना देव कधी स्त्र्या कारणे पण अवतीर्ण होतो देवीच्या काराने कोण अवतीर्ण होतो देवच अवतीर्ण होतो म्हणजे कधी स्त्रिया काराने अवतीर्ण होतो तर कधी पुरुषाकाराने अवतीर्ण होतो इतकं नव्हे तर नृसिंह अवतार कसा गमतीतर आहे अवतार कसा गमतीतर आहे अर्ध नारी नटेश्वराचं जसं रूप सांगावं तसं अर्ध बघावं शरीर मानवात आहे अर्ध शरीर बघावं तर ते पशुत आहे अशा उभय रूपाने धारण करून तो अवतीर्ण होतो एकाच शरीरामध्ये दोन रूप धारण तयार अशी दोन रूप अनंतरूप अनंत अवतार धारण करतो स्त्री रूपाने अवतीर्ण होतो पुरुष रूपाने अवतीर्ण होतो पशु रूपाने अवतीर्ण होतो तातवाच्या रूपाने अवतीर्ण होतो आणि एवढी रूप धारण करून एकदा खेळ जी मोडवनी गेला त्याच्या मनात आलं की आपला हा खेळ मोडून टाकायचा एकही अवतार धारण करीत किंवा त्याच्या पुढे सांगायचं तर सर्व आकाराचं जे मुद्दल मूळ रूप आहे अधिष्ठान रूप आहे त्याच्यामध्ये इतकिंची बिघाड न होऊ त्याचा एवढे अवतार धारण केले ज्या ज्या वेळी याने अवतार धारण केले हा पशु आकार आहे हा मानव आकार आहे हा पशु मानव मिश्र आकार आहे हा स्त्री आकार आहे हा पुरुष आकार आहे या सर्व आकाराला आकार रूपाने आपण ज्यावेळी पाहत त्याही वेळी त्याच जे निर्विकार तो सुटला या अवतारामध्ये तो येतो पण त्याच्यापासून तो पूर्ण असतो ना ने कस पापुन ते व सुकृतम विभो अज्ञान येनावृतम ज्ञान ते नंद जन तो कुणाच्या कशातही लिप्त होत नाही परत प्रारब्धाप्रमाणे प्राणी कर्म सापेक्षित त्या त्याची व्यवस्थित ठेवणं अशा प्रकारचे कर्म करून असतो किंवा या अनंत काळा दाखवून त्या बिघाड झालेला नसतो त्याप्रमाणे शिवाणी शक्ती यांचं मी तुम्हाला आतापर्यंत केलेलं जे वर्णन या दोन्ही नावाने एकटा देवच मानतो व या स्थितीमध्ये द्रष्टादृश्य नारी नटेश्वर हरिहर यापैकी एकही भेदिही शिल्लक न राहता अद्वय ब्रि फक्त शिल्लक तिथे राहते इतकंच नव्हे तर सात स्वरूपाच्या ठिकाणी सगळ्यांचा निराश होऊ एकमेव अद्वितीय ब्रम्हस्थिती दृमात्र स्थिती उर उर्वरित राहते हा या म्हणण्यात भेद संकेत सगळे संपले क्रियेतले भेद संकेत संपले उपासनेतले भेद संकेत संपले ज्ञानातले भेद संकेत संपले कोणताही भेद संकेत स्वरूपाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही अशी ब्रह्मस्थिती सरते शेवटी उर्वरित राहते आणि ही ब्रह्मस्थिती या ब्रह्मत्वासी पारखायोज्याची व्यवस्था याच नाव चौथा पुरुषार्था या अवस्थेमध्ये हा ज्ञानी पुरुष राहतो ही त्याची सहज आराधना आपल्या आराधनेचं रूप न ना तर पण त्याची ही एकच तर आहे आणि अखंड स्वरूपाची उपासना आहे असं ज्ञानेश्वर महाराज या परस्पराला घेऊन नाही ते झाले म्हणजे तरी काय झालं त्याचा थोडक्यात आढावा घेतात म्हणजे तिसऱ्या प्रकरणामध्ये हा विषय आपला झालेला आहे त्याचा थोडक्यात आढावा स्वतंत्र रूपाने घेतलेला महाराज म्हणतात काय पुढे वाच्य जात खाऊने वाच्य जात नाम दृश्य जात संपूर्ण दृष्ट्याच्या हाताला खाऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे श्री जे श्रीगुरु आहेत ना आता माझे श्रीगुरु या शब्दामध्ये इथे असं लक्षात ठेवायचं अद्वय ब्रह्म निर्गुण ब्रह्म कारण ज्ञानेश्वर महाराज आरंभापासून आपण सांगितलंय की गुरु आणि ब्रह्म यांच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज कुठेही भेद मानित नाहीत जय जय देव निर्मळ ब्रह्म म्हणजेच श्रीगुरु आणि श्रीगुरु म्हणजेच ब्रह्म असा असल्याकारणाने यांच्यामध्ये स्वरूपत येतकिंचित भेद नाही असा ज्ञानेश्वर महाराजांचा निर्धार आहे त्या निर्धाराने त्यांच्या सगळ्या ओव्या आहेत ज्ञानेश्वरीतली सगळी मंगलाचरण वाचा यातलं दुसरं यातलं दुसरं प्रकरण वाचा या सर्व ठिकाणी गुरु आणि ब्रह्म हे एकच आहेत असं असल्या ब्रह्माचं वर्णन केलं काय आणि श्रीगुरूंचं वर्णन केलं काय एकच आहे असं आपण पहिल्यांदा मानतो त्याप्रमाणे माझ्या श्रीगुरुंनी काय केलं वाच्य वाचकाचा जो भाव ते कि जो होता ते परस्पर मिळून नाहीसे झाले श्री गुरुंनी काय केलं श्री गुरुंनी असं केलं की वाच्य वाचकाचा जो भेद होता म्हणजे तरी काय केलं त्यांच्यावर असलेला जो वाच्य वाचकाचा भेद तो निवृत्त केला म्हणजे तरी काय केला परमात्मा हे नाव वाचक आहे आणि वस्तुस्थितीने जे परब्रम्ह आहे ते परब्रह्म त्याच वाच्य परमात्मा हे वाचक आणि त्याचा अर्थ जो परमात्मा ते त्याचं वाच्य असा त्यांच्या असलेला जो वाच्य वाचक भाव भेद तो या माझ्या श्री गुरुने निवृत्त केला मी जी एक श्रीकृष्ण वाच्य नाही आता वाचक नाही गुरु नाही आता कोणी शिष्य नाही या दोन्ही भेदाना माझ्या गुरूंनी असं निवृत्त केलं सांगून सांगून आरंभापासून आतापर्यंत उपदेश करून म्हणा किंवा यया महावाक्याचा उपदेश करून या महावाक्याचा उपदेश करून वाच्यर्थाचा परित्याग करून लक्षार्थ रूपाने तो यास असं आरंभी प्रतिपादन केलं आणि आता लक्षार्थ रूपाने मी ब्रम्हूपा सांगून आता सरते शेवटी सांगतात तू ब्रम्हरूप आहेस पण ब्रह्म या पदाचा तू वाच्य नाहीये काटे तू वाच्य नाहीतार का नरसिंहांना काय केलं नरसिंहांना असं केलं त्याचं पोट विदारण केलं त्या हिरण्य कशा विदारण करून त्याला निवृत्त केलं निवृत्त केलं म्हणजे काय केलं आपल्या स्वस्वरूपामध्ये मिळवून घेतलं खरंच ते विदारण करणं तसं तसं माझ्या श्रीगुरुंनी वाच्य वाचक भावाचा जो भेद होता तो फार विदारण करून टाक निवृत्त करून टाक आणि निवृत्त करून काय केलं पुढे शेवटी निवार्य त्याचं निवारण करून पुढे वाचकत्व ही पिऊने वाच्यता जशी निवृत्त केली तसं त्याचं वाचकत्व निवृत्त केलं म्हणजे काय वस्तुसृष्टीचाही बाध केला व शब्दसृष्टीचाही बाध केला वस्तू आणि त्याचं नाव नाही वस्तू आणि नाव हे दोन्ही बाधित होऊन अधिष्ठान फक्त ब्रह्मशीलकडे परे, महाराज करतात की माझे श्रीगुरु असे समर्थ आहेत की वाच्य वाचक भावाचा भेद निवृत्त करून वाच्यजात म्हणजे दृश्यजातही बाधित केलं वाचकत्व म्हणजे शब्दसृष्टी ज्याला म्हणतात ती पण बाधित केली शब्दसृष्टी आणि वस्तुसृष्टी करून, या दोन्ही असणार नाही जी परा पश्यंती वाणी त्याची यादी दिल्या महाराजांनी पुढे वाटा दोन्ही महाराज म्हणतात परावाणी सुद्धा बाधित झाली म्हणजे परा पश्चंती मध्यम आणि वैकरी चारही बाधित झाल्या कारण सगळ्यांची श्रेष्ठ रूप असलेली ज्ञानरूप असलेली जी वाणी त्या ज्ञानरूप वाणीचा जर तिथे अभाव झाला म्हणजे काय झालं वाचकाचा बाद वाचकाचा बाद इतकंच नव्हे तर कारणाचा बाद म्हणजे अज्ञानाचा बाध आणि अज्ञानाला सापेक्ष असणारी ज्ञानरूप जी तिचा बाद म्हणजे वाच्य वाचक नाही वाच्य वाचक याहून आतीत ज्ञान अज्ञान याहून आतीत अशी जी माझी स्वरूप स्थिती तीच माझ्या श्रीगुरूंनी त्या अभिव्यक्त केली कि मोहना माझ्या त्या आत्मैक्य स्वरूपाच्या ठिकाणी त्या श्रीगुरु स्वरूपाच्या ठिकाणी स्वयंप्रकाश स्वरूपाच्या ठिकाणी वस्तूचा प्रवेश नाही शब्दाचा प्रवेश नाही इतकंच नव्हे तर अज्ञानाचा प्रवेश नाही म्हणजे अज्ञानाची आवरण करण्याची विषय नाही ज्ञानाची अभिव्यक्ती करण्याची जी विषय नाही त्रैकालिकाव झाला आणि एक मात्र परमात्मा तेवढा शिल्लक राहिला कि मोहना महाराज म्हणतात या दृश्य जाताला निवृत्त करून बाधित करून वाचकत्वाचा घोट भरून सहज स्थितीत राहणारे माझे गुरु असल्या या ठिकाणी आहे पणा व नाही पणा या वाचून केवळ अस्थिस्वरूप हे माझ्या गुरुंच होणार आहे कारण आहे पणाच्या नाही पण आहे नाहीपणाच्या पण आहे दुन आहे व नाही मधून आहे वजा केल्यानंतर जे राहणार ते मी आहे म्हणजे का असं बोलायचं म्हणून नारायण करायचं अशा प्रकारचे आहे म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारची हे स्थिती असल्या कारणाने हे दुर्मार्ग स्थिती आहे या स्थितीमध्ये सर्वांचा बाध झालेला आहे इतकंच नव्हे तर महाराज म्हणतात या ठिकाणी स्थावकपणा संपला स्थगन संपलं वर्णन करणाऱ्या म्हणजे सवन वर्णन करणं म्हणजे सवन सवन संपलं करणारा संपला व सवन ऐकणारा पण संपला जे होते असा दृश्य म्हणून राहिलाच नाही शिल्लक राहिली असल्या महाराज म्हणतात या सहज स्थितीमध्ये सर्वच्या सर्व लय पाहून केवळ सच्ची आनंद अद्वय स्वरूप असलेली या ज्ञानीपुरुषाची सहज स्थिती उर्वरित राहते ही सहज स्थिती हीच माझी अखंड उत्पत्ती विलय विवर्जित असलेली उपासती आहे ही त्या ज्ञानीपुरुषाची सोहळा भूमीत असतो अथवा कदाचित शिवदर्शनही झालं तरी त्यानं काही पाहिलं नाही कारण देव व भक्त या दोघांची ऐक्य झाली आहे चेंडू आपण सुटून मग आपण आपण त्यामुळे उचलून आपण दाटतो अशा प्रकारची चेंडूफळी जर कोणी कधी पाहिली असेल तर त्याला ही ज्ञान ज्ञानवानाची अकर्तृपणाची सहज केली बरोबर कळेल या ठिकाणी कर्माचा स्पर्श होत नाही हो कर्माची त्रिपुटी संपली कर्ता करण कार्य हा कर्मसंग्रह तो संपला ज्ञाचा ज्ञान ज्ञेय हा हे कर्माची प्रवृत्ती ते संपलं म्हणजे जी मानवाच्या जीवनाची जी प्रवृत्ती आहे कर्मप्रेरणा ती कर्मप्रेरणा म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय ती पण संपली आणि कर्ता करणकार्य ही कर्मरूप असलेली त्रिपुटी कर्म प्रेरणा संपली कर्माची विशेष रूपाने असलेली त्रिपुटी ती संपली भोग्य भक्तृत्वाची त्रिपुटी त्याच्या खालची ती पण संपली अशा प्रकारची उपासना आपल्या उपासनेला मर्यादा आरंभ आहे शेवट आहे उपक्रम आहे उपसंहार आहे आज म्हटले आमच्या सप्ताहाची सांगता आहे छान चांगली गोष्ट आहे हो दे पुरुषाच्या सप्ताहाची सांगताच नाही सप्ताह नाही आहे त्याचा जनी हा ती धंदा गोविंदाची पोवाडे सप्ताह म्हणजे सातच दिवस हे अखंड आहे आता परमार्थ करायचा हंगामी परमार्थ सीजनल सुखाला सुखाची उपमा देता येईल का आता पूरण केलेल्या जशाशा सहनृष्टीचे हे वर्म आहेत व भक्ती म्हणजे योग ज्ञानाधिकांचे ईशान स्थान आहे खरे योगाचं आणि ज्ञानाचं साध्य काय अंतिम योगाभ्यास केला आम्ही रोज आत्न करतो रोज चालला या अभ्यासाकडे जोरदार जर जोर याचं परिवर्थन आदवैचं ब्रह्मात्म्य कि बोधात झालं नाही तर निवळ सरकसच काय तर्कश येतात तर आमच्या काय कमी करता येतो आत्न हा कसरत नसती त्याचा काय उपयोग होतो एका साधनेच्या प्रति दोन साधनेच आनंद आहे दोन अधिकार भेदाने अनेक साधन आहे दोनच गाय घेऊन बसल्या तुम्ही ज्याच्या त्याच्या कर्मसुद्धा त्याचं साधन आहे मग उपासना सुद्धा त्याचं साधन आहे कर्म आहे उपासना आहे साधन नाही क्रमवार आहे क्रम समो आहे क्रमाने शुद्धता होते उपासनेने स्थिरता होते योगाभ्यासाने स्थिरता होते आणि सरते शेवटी ज्ञाना देवणूक ज्ञानाने मोक्ष होतो असा क्रम आहे त्याच्यामध्ये ओघात दोन्ही नावं एकत्र येऊन ठेवलेत महाराजांनी अधिकार वेदानी सगळी साधनं त्याच्या त्याच्याकरता सांगितले अंतिम एकच साधन आहे ज्ञानाने मोक्ष होतो याच्यात वाद नाही त्याला येऊन पोहोचतोपर्यंत मात्र अनेक मार्ग आहे परंतु उपासने भिन्न भिन्न झाले होते तेही या सूपासनेमध्येच नाही झाली दे, नीट देण्यात ठेवायचं लोकांना हे लक्षात येत नाही का हो म्हणले तुम्ही सगळं ब्रह्मरूप म्हणता मग एखाद्याने वेळवाची उपासना केली तर त्याची निंदा करायचं काय करत वेळवाची करतोय म्हणून त्याने जर देवाचे आम्हाला काही कारण नाही तर आमचा वादाचं नाही कारण तो जर खरोखर उपासना आम्हाला काय देतात म्हणायचं कारण हे काय करू देत की देवाची उपासना करीत असेल तर आम्हाला चालेलच पण तो, तो, तो, तो, <laughs> तो, तो, तो, तो, तो वेळवाचे करतो म्हणून मी घडलं दुसरं काही नाही अहो अर्धनारीटेश्वर म्हणजे शिवशक्ती एक काय सहकारण गोंधळ आहे हे एकत्वाची भाषा ही भाषा गोंडच भाषा आहे मनुष्याला फसवीत कुठे एकत्व असावं कुठे नाही भेद किती भेदाची सुद्धा प्रमा आहे ना शास्त्रीय भेद ज्ञान असण ही भेदाची प्रमाय आहे आत्मा आत्मा आहे आणि अनात्मा अनात्मा आहे हे दोन भिन्न आहेत हे एक कधी होऊच शकत नाही असा जर भेदाचा निश्चय असेल तर हे भेद ज्ञान प्रमाय प्रमान असं ज्ञान माणसाला असावं का नसावं हे नाही म्हणून तर बिघडलंय सगळं आत्माने अनात्मा काढवून तर आपण वागतोय म्हणून बिघडलं जर आत्मा वेगळा आणि अनात्मा वेगळा असेल प्रकृती पुरुष विविध तर देहात देह दादात्मिसाला होईल कशी होईल एकत्वाच्या नावाखाली लोकांना फसवायचं म्हणजे काय म्हणजे आपल्याला आता साम्य आणायचं साम्य आणायचं म्हणजे आर्थिक साम्य एवढे एक डोक्यात आहे दुसरं म्हणजे जातीय साम्य म्हणजे सं करूच शकत नाही एकत्र औश्वर जर उपाधिकृत वेद निवृत्त करू शकत नाही तर आम्ही कोण झाडका पट्टी <laughs> पण आहे म्हणून उपाधिकृत वेळ हा अवश्य मानला पाहिजे तो शास्त्रीय स्वरूपाचा असला पाहिजे देव हे काय ही पण गोष्ट खरी आहे विद्या विनय संपन्नी ब्राह्मणी म्हणून नैतिक व्यवहार व्यवहाराच्या दृष्टीने विषम स्वरूपाचा असला पाहिजे त्यांच्यामध्ये धार्मिक दृष्टीने पवित्रत्व अपवित्र हे विषम स्वरूपाचं राहणार आहे आणि त्यांच्यामध्ये ब्रह्मसाम्य मात्र समान राहणार आहे त्याच्यामध्ये कुठेही बिघाड होणार नाही या कक्षा जर समजल्या नाही असण गोंधळ करण्या व्यतिरिक्त दुसरं काही काम नाही अर्जुन आहे ब्रह्म त्याचा खुलासा केलाय समदर्शन म्हणजे काय म्हणजे ब्रह्मदर्शन पुन्हा समदर्शन म्हणजे तुम्ही आसन का करू समदर्शन म्हणजे सगळ्यांना पुरुष समजतो नाही तर सगळ्यांना पाया समजतो नाही तर सगळ्यांना नकोजक लिंगी समजतो नाही सगळ्यांना ब्रह्म समजतो निर्दोषमे समम ब्रह्म अशा रूपाने तो पाहत दुःख अनिर्वचनी उत्पन्न होऊन प्रती दिलाय तर सुख माझं स्वरूप आहे समजत हे समज समजणार बरोबर स्वच्छ दिलेल्या महाराजांनी गोव्यांचा अर्थ सुद्धा अगदी व्यवस्थित या पद्धतीने दिल्या बारकाव्याने दिल्या दिलं त्यात कुठे महाराजांनी असं दिलेलं नाही भावात्मक ऐक्य स्वच्छ लिहिले महाराजांनी क्रियात्मक ऐक्य लिहिलेलं नाही तुम्ही प्रमाणाने तिथे बघा वाचा लिहिलेला आहे वाचा में गेज़ गेज़ गेज़ एक वाच्यजात म्हणजे दृश्य मात्र नाही करून वाचकत्व म्हणजे पश्चांती परा पश्चांती मध्यमा वैषयिक यांचा घोड घेऊन परावाळी या सहज सहजस्थितीत न पावली आता या श्रीगुरूंच्या कृपेने उपदेश कर ज्ञान अज्ञा अज्ञेय अवाच्य अतर्य अशा स्वरूपा जो परमांस त्या परमात्म्याच्या अधवय स्थितीवरुषाची त्या सहज स्थितीला मौलीच्या शब्दात आरंभाच्या बोलाय झालं किंबहुना श्री निवृत्ती ठेवील असो जे स्थिती ते काय देऊ हाती वाचेंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय प्राप्त श्री आता परंतु सुहजस्त्रीच्या आनंदाच्या वेगात ही प्रकरण समाप्ती पर्यंत आली आहे तिथे या ओव्याना पुढच्या दादांनी अवतरण दिले आहे वास्तविक ज्ञानी पुरुषाच्या सहज स्थितीच जीवनमुक्त पुरुषाच्या प्रतीत होणार किंवा त्याच्या व्यवहाराची आपल्याला प्रतीत होणाऱ्या व्यवहाराची संगती सांगण्याचं काम चाललेलं आहे त्याच्या सहज स्थितीच्या वर्णनात आता श्रीगुरूंच वर्णन करण्याचं काही प्रकरण नाही त्याच एक स्वतंत्र प्रकरण मागे दुसरं प्रकरण होऊन गेले की ज्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रीगुरूंना वंदन केले व त्यांचं वर्णनही केलेलं आहे त्यांचं स्वरूप लक्षण सांगितलं त्यांचं परिपूर्ण समाप्तीच्या वेळी ज्ञानेश्वर महाराज श्रीगुरूंच वर्णन करतात कदाचित असही एखादा माणूस याची संगती लावणं संभवनीय कि ज्ञापुरुष सहज स्थिति अपने गुरूच वर्णन करते शक्य या पुढच्या उभ्या ज्ञानेश्वर महाराज आपल्या गुरुंच वर्णन करतात हे ज्या पद्धतीने सांगता येतं त्याप्रमाणे या सहज स्थितीत असलेला महापुरुष जसं ईश्वर भक्ती करतो म्हणून आतापर्यंत आपण ऐकलं ईश्वरोपास करतो म्हणून आपण ऐकलं त्याची जशी ती सहजोपासती असते त्याबरोबरच सहजतेने श्री गुरूंची पण उपासना करणं संभवणी आहे कारण ज्ञानेतर जशी ईश्वर भक्ती संभवनीय त्याप्रमाणे गुरुभक्तीही संभवनीय असं सांगण्यासाठी तो ज्ञानी पुरुष ज्ञानोत्तर ले ले वरनन, या पाच सात उभ्या प्रमाणे श्री गुरुचं श्री गुरुची भाग नव्हे चुकीचं असं नाही एखाद्या ओबीचे जर एकानेस निघू लागले तर ते त्या ओबीचं भूषणच आहे फैन तो भाव छटावा अर्थ छठा ऐसी हरकत नहीं कि छठा शास्त्र संवादित स्वरूपा अर्थ छटा अभिव्यक्त शब्दा एक प्रकार वैभव है तो त्या शब्दा गौरव है सा सा। एक शब्द मऊली ने वरला अर्थ का हो शास्त्र संवादित्व है तो पर्यत हाथ जर अर्थाचा अनर्थ होऊ लागला शास्त्र विसंवादित येऊ लागलं तर मग येत तेही अर्थ आपण मान्य करू नये असं <coughs> कायम लक्षात <लग> ठेवेल <coughs> या उवीत असा अर्थ संभवतो तो शास्त्राला विरुद्ध आहे का नाही मग तो संभवत याचा अर्थ असा संभवतो बरं ठीक आहे संभवत ठीक आहे पण शास्त्राला जर कुठे विरोध येत असेल तर मात्र तो अर्थ आपण मान्य करू नये ही गोष्ट खरी कारण तुम्ही कशाच्या बळावर सांगणार हे बरोबर आणि चुकीचं त्याचा निकष काय शास्त्र हा एक मोठा महत्वाचा निकष असा आहे की त्याविरुद्ध देव जर येऊन वर्तन करून सांगू लागला तर देवाला आपण असं सांगितलं म्हणजे देवा तुझं बोलणं हे सगळं ठीक आहे पण ते शास्त्र संवादी नसल्यामुळं मी मानित नाही तो आता देश देवाचा धारण करून आला आहे असं तुला नाही कसं म्हणायच फार सर एकदा दोनदा वंदन एकदा आल्याबद्दल वंदन एकदा निघून जा म्हणून म्हणाय काय वंदनाचा अर्थ काय हा हा आल्यावर एकदा आल्याचं वंदन जाताना एकदा जाण्याचं वंदन यापेक्षा दुसरं काही किंवा आपण लवकर आपलं चंबू गबाळ आवरावं गाठा गुंडाळून आपण चालते व्हावं याच्यासाठी दुसरं वंदन पुनरागमन याचे फार आत्ता चालते वा गो पुढे यायचं नंतर आज आत्ता चालतेवा हा त्या म्हणण्यातला एकंदर तात्पर्य हे जसं लक्षात ठेवा अगदी त्याच पद्धतीने <coughs> सा तो तो तो शास्त्र विसंवादी तो आपण कधी मान्य करू नये हा त्यातला मुख्य भाग आहे तर त्या म्हणत असं जग जरी एकीकडे झालं त्यात ईश्वरही त्या बाजूला पडला तरी सुद्धा शास्त्राची बाजू आपण सोडायची नाही असं का देवाने पहिल्यांदा शास्त्र सांगून ठेवले म्हणून तोच असं म्हणतो की मी शास्त्राला धरून चाललं पाहिजे तुम्ही शास्त्राला धरून वागा शास्त्र ही माझी आज्ञा आहे श्रुती स्मृती ममय वाज्ञा असं देवच सांगतो मग देव त्या बाजूला का गेला हा त्याचं कारण देव जर त्या बाजूला गेला असेल तर तुझी परीक्षा पाहण्याकरता गेला यापेक्षा दुसरं काही <coughs> त्या बाजूला देवाने जाऊ देवाला ते मान्य नाही पण देव त्या बाजूला जाण्याचं कारण त्याने परीक्षा बघितली असेल त्याप्रमाणे <coughs> शंकराचार्यांची शंकराने परीक्षा घेतली त्या चांडाला रूप धारण करून येऊन शंकराचार्य यांची परीक्षा घेतली असं जसं त्यांच्या चरित्रात आहे त्यांचं ते स्तोत्र पण आहे त्या पद्धतीचं चांडालस्तोधित केशा मनीषा महत्वा मनीषा पंचकामध्ये गोष्ट आहे त्या, त्या पद्धतीने कदाचित परीक्षा घेणं संभवली आहे मला पाठ शिकवते वेळी एखादा सिद्धांत पूर्ण समजून सांगून झाला म्हणजे पूर्वपक्ष घेऊन आम्हाला विचारित असतो ते म्हणायचे हे मत बरोबर आहे अगो जर पहिल्या आपल्याला समजलेलं असत त्यांनी युक्तीने पटवून दिलं म्हणजे आपल्याला वाटतं नाही हे बरोबर आहे <laughs> मग काही मुलांना त्यांनी विचारायचं काय रे हे बरोबर आहे काल शिकवलं ते बरोबर आहे मग काही मंडळी हा हे हे बरोबर आहे कालच ते काय आता मला बरोबर वाटत मग काही मंडळी होती मुलं ते नाही काल शिकवले तेच बरोबर आहे तुम्ही शिकवता नाही बरोबर नाही चुकीचं त्या बाजूला पडायचे ज्यांना बरोबर खरं समजले जे पहिल्या पक्षाला चिकटून आहेत त्यांची पाठ झोपटली जायची आले तुला कालचही कळलं नाही आज कळलं नाही कालच का कळलं नाही कालचं सोडायला लागलं म्हणून कळलं नाही आजचं का कळलं नाही त्याचं कारण आजचं चुकीचं असून ते बरोबर वाटते म्हणून चुकलं कळलं नाही बुद्धीमध्ये असा भ्रम निर्माण करता येतो की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे म्हणून कितीही अर्थ निघाले जोपर्यंत शब्दाचा अनर्थ अभिव्यक्त होत नाही अर्थाचा अनर्थ व्यक्त होत नाही तो पर्यंत ते अर्थ त्या अर्थ छटा वाटा सर्व मान्य शास्त्रसंवादी असली पाहिजे त्या दृष्टीने या शब्दाचा अर्थ असा ही गोष्ट एका प्रसंगी एकाला अपवाद म्हणून सांगितलेली गोष्ट आहे हे सगळ्या करता नियम म्हणून सांगितलेली नाही उदाहरण मग ते का नाही लक्षात घेऊन आहे गुरु वाक्य हे शास्त्र संवादित आहे आतापर्यंत आपण काय ऐकलंय आपलं वचन म्हणून जे सांगतील ते तुम्ही केलं पाहिजे ते जे वागतील ते वागायचं नाही कारण आपल्याला तेवढं सामर्थ्य नसलं तर इंद्राची पूजक इंद्र मोठा हे झाला होता म्हणून देवाने सगळ्याला सांगितले की तुम्ही तो इंद्र वगैरे काही नको तिथं देऊन लिहा आपण गोवर्धनाची पूजा करू करेक्षा हा देव चांगला आहे तेव्हा सार्थ त्यातला एवढाच आहे पुरुषाचे विषयी सुद्धा काल आपल्याला सांगितलं की दया ते विसाठ शब्द सुखे म्हणून योग्य सर्व वचन पहिल्यांदा म्हणजे अशा प्रकारचे आचरणी आहे आणि खरा ब्रम्ह वेत्ता साधू पुरुष अस सांगतच असतो हम करेसो करणार हम करेसो नाही करणार असं तो सांगतो सांगताना कि मी जे करतो ते तू करायचं नाही मी जे सांगतो ते तू करायचं त्याचं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल <coughs> आम्हाला तात्या नेहमी सांगत असत की मी जे सांगतो ते तुम्ही करायचो मी करतो ते तुम्ही करायचे हात मोडलेला माणूस आला तर त्याला कसं बरोबर बांधायचं ते मला माहित आहे मी ते बांधायचा प्रयत्न करेन त्याला उद्या तुम्ही म्हणाल की आम्ही पण करतो ते तसं जमायचं मला ध्वनी येतं म्हणून मी करतो तुम्हाला सांगितले फक्त तत्वज्ञानाचं चिंतन करायचं तेवढंच धरायचं लोकांना औषधही फिरायचे नाही तुम्हाला कळलं आता मला इंजेक्शन देतायत पण मला त्यांनी सांगितले की कोणाला इंजेक्शन देऊ नको म्हणून का देऊ नको तू काय डॉक्टर आहे हा तुला आपलं एक असं विशेष वाटू नये एक इंजेक्शन कसं असतं तुला समजावं म्हणून माझं एक शरीर तुला प्रयोगाला दिलं प्रयोगालाच शरीर माझं ठीक आहे जगाचं शरीर असं प्रयोगाचं करू नको अशी मला त्यांची सूचना आहे रोज त्यांना इंजेक्शन देत होतो मी ते का ते काय म्हणते ह्या कातड्यात आत गेले की चालतंय इंजेक्शनला फार लागत नाही म्हणायचे त्यांचं काय म्हणण्याचं त्याच्या आत गेले की चालतंय डायबिटीज ते इंजेक्शन त्याच्या आत नुसतं गेले की चालतं असं त्यांचं मत असेल म्हणून याचा अर्थ मी कोणालाही इंजेक्शन द्यावा असं नाही त्यांनी सांगितलं हा करायचो नाही करणार मी कोणालाही इंजेक्शन देतो म्हणून द्यायचं नाही त्यात सुद्धा कस ते असा दंड दर असं वर कर असं मला सांगत आणि त्यांना ज्यावेळी इंजेक्शन द्यायची वेळायची तिकडे असा उभा तो तुम्ही तोच बाहेर काढित असत आम्ही त्यांना एकदा विचारलं का म्हणलं तुम्ही मात्र इंजेक्शन देताना केव्हाही कुठेही देता आम्हाला मात्र दंड असा कर तसा कर असा कर हे काय चालवलं तेव्हा तो अजून नवशी केस म्हणून तुला सांगितले मी त्यात लागली तज्ज्ञ माणूस आहे म्हणून मी सांगतो पदवी कशाला दिली म्हणल्या ती काय फुकट <laughs> आहे काय पदवी शिंग <laughs> तेव्हा सहजाच्या साधू पुरुषाचा हा वंदनीय जरी गोष्ट असली उदाहरणार्थ रामचंद्र प्रभूचं ते आचरणीय स्वरूपाचं आणि श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते चिंतनीय स्वरूपाचं चरित्र आहे ते अनुकरणीय हे मीच सांगतो तुम्हाला आता देवाचं चरित्र तरी सुद्धा सांगतो कारण देवाचं सुद्धा मनोगत असं की माझं चरित्र तुम्ही आचरण करू नका माझं उच्चारण करा चिंतन करा उच्चारणी आहे चिंतनीय आहे पण आचरणीय मात्र ते नाही हे जस देवाच्या चरित्रा बाबतीत सांगा असतरांच्या गोष्टीच बोलायचं कारण म्हणून होईल त्या ठिकाणी ज्याला की भक्तीने तू येत त्याला ज्याला विचार म्हणा बरोबर ज्याच्या चित्तामध्ये विकार निर्माण होतात त्यांनी त्यात प्रवेश करायचा नाही त्याला कान बाहेर काढा म्हणतात असाय त्यात सुद्धा भाग घेणारे लोक सुद्धा लहान लहानच मुलं पाहिजे त्याच्या वयाच्या अधिक वयाचा जर झाला तर त्याला घ्यायचं नाही त्याच्यावर तर त्यांचा फार आग्रह असायचा कि ही रास लिला व ही भगवंताची जी रूपक आलेली आहेत ही रूपक नीट रीतीने तुम्ही समजून घ्या उगीत रूपक बघून त्याचा अर्थ करीत बसू नका बहिरंग त्याच्या रूपकाच्या याच्यावर तुम्ही जाऊ नका असं स्वच्छ त्यांचं सांगणार कारण रूपक जी आहेत ती गवळणीच्या रूपाने लिहिलेली आहेत माणसाला चक्कन आवडतात हा सांगतो त्याचं कारण का लिहिली मग असं काय का लिहिली याच्या करता भक्ती भावानी बनले जितक राजल तर ते में भक्ती उत्कट भक्तीचं का रूपक केलं त्याचं कारण सांगतो की भक्तीला रूपकाच्या रूपानं सांगण्याच महत्वाचं कारण असं आहे की प्रेम लक्षणात्मक वृत्तीचा अतिप्रकर्ष ज्यावेळी होतो त्यावेळी मनुष्य सगळं साक्षात्काराला प्राप्त होत तर भक्ती ही स्त्री चित्तामध्ये द्रविभूत चित्ताच त्यांचा स्वभाव असल्या स्त्रीच्या चित्ताला द्रवीभूतता लक्षात घेऊन रूपक केले के आपल्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती ह्याच कोणीच्या गोपिका आहेत व त्या वृत्तीचा अर्थ आहे त्याचा अर्थ असा की निधी त्याचा अर्थ असा की प्रसंख्या अनात्माकार वृत्तीचा पूर्ण परित्याग करून आत्माकार वृत्तीचा प्रवाह सातत्याने राहणं याच नाव आहे तर स्वरूपानुसंधान भक्तिरित्य भेद हे याचा अर्थ काय पण वृत्तीरूपी या गोपिक आहेत ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही आत्मरूपी कृष्ण आहे ही गोष्ट आपल्या ध्यानात येत नाही स्त्री पुरुष ध्यानात येतात महामाणूस राष्ट्रिले अधिकारी नाही त्याला काय लक्षात येते स्त्रीलिंग पुल्लिंग मनपुंसकलिंग हे त्याच्या ध्यानात येते त्याच्या पाहिजे वृत्ती रूपी ह्या कोणी प्रकारच्या गोपिका आहेत आणि आत्मारूपी कृष्ण आहे त्याला आपल्याला रहायचंय हा त्याचा अर्थ समजला पाहिजे किती लोकांच्या लक्षात येतात पण रूपक तर बरोबर केलं पाहिजे असलेलं आहे असं सांगण्याचं तात्पुरण्यापेक्षा अलंकारिक त्याच्यापासून त्यापेक्षा गोड वाटत असत अलंकारयुक्त रसयुक्त बोलणं हे मनुष्याला पटण्याच्या साठी साहित्या दृष्टीने माध्यम चांगलाय तुम्ही नुसतं तत्वज्ञान सांगा को कळणार नाही उलट माणसं म्हणतील कडबा खाणं आणि ह्यांचं काही नाही असं म्हणतील लोकांना रस निर्मिती व्हावी त्यांचं मन त्याच्यामध्ये प्रवृत्त व्हावं रमावं यासाठी म्हणून ही रूपक सांगितले जातात किंवा अलंकारात्मक रूपाने ते सांगितलं जातात असो सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की जोपर्यंत शास्त्र संवादित वाढे तोपर्यंत केलेले अर्थ वा भाव अभिव्यक्त केले ते सर्व त्या सर्व मान्य लागला तो त्या दृष्टीने वर्णन करून सहज स्थितीला पावलेला हा महात्मा श्रीगुरूंच वर्णन करतो असं म्हणा किंवा ज्ञानेश्वर महाराज आपल्या श्रीगुरूंच तेही या सहज स्थितीच्या आनंदामध्ये मग्न होऊन न राहावलेपणे पुन्हा गुरुंचं वर्णन करतात असं म्हणा कोणत्याही रीतीने संगती लावली तर दादा अवतरण असल्या कारणाने ज्ञानेश्वर झाली की त्या मग अनावर त्याचं त्यांनी वर्णन केलं तुम्ही म्हणाल बा हा अर्थ याच्याविषयी तुमचं अनुकूलत्व अधिक असण्याचं काय कारण आहे एक तर कारण दादानी अवतरण दिले म्हणून दुसरं कारण आहे की ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या स्वभावात आहे ज्या ज्या म्हणतात हे ज्ञानदेवा तू ज्यावेळी संत वर्णनामध्ये मग होतो प्रवृत्त होतो त्यावेळी कथा भाग चाललेला तो सगळा विसरून जातोस ही गोष्ट खरी आहे की भिन्न जे काही तू त्या संतांचं वर्णन करतोस ते सणागर असतो म्हणजे अतिशय सुंदर असत ते आम्हाला ऐकावंच वाटत त्याला इलाज नाही म्हणले काय आम्हाला ते ऐकावच वाटत म्हणलं आम्हाला त्याला काही इलाज नाही असा आहे की कथा भाग चाललायच सांगा आता तर अशी सावधगिरी श्री गुरु निवृत्तीनाथांनी त्याला दिलेली आहे या प्रसंगावरून असं दिसून येत की ज्ञानेश्वर महाराजांचा स्वभाव संत वर्णनामध्ये अतिशय मग्न झाले की तद्रुप होतात त्यांना भान राहत नाही <laughs> ज्याच्या आवडीचा जो विषय असतो त्याला त्याचं भान राहत नाही कायम देण्याची महाराजांनी लिहिले पर्यंत आहो प्रेमळाची गोष्ट असावी प्रेमाची कथा असावी प्रेमळ भेटावा मग काय दिवस न कळे सतत वर्णन जस चालवत ऐसे पढविलो जी स्वामी श्री गुरु निवृत्ती देवी महाराज म्हणत की संतांची सेवा करावी हे तुमच्याकडूनच आम्ही शिकलोय तुम्हीच आम्हाला हे पडवलेलं आहे असो साराभिप्राय त्या स्वभावाप्रमाणे इथेही ते आपल्या गुरुंच पुन्हा वर्णन करतात जस म्हटलं तर ते काही वावग होणार नाही शिवाशिवा या शब्दाचा अर्थ मनुष्य थकल्यावर म्हणतो तसं नैरव आहे की आता कंटाळून गेलो शिवा शिवा हरी हरी अशातला भाग नव्हे शिवा या शब्दाचा अर्थ आहे धन्य आहे धन्य आहे कृदा कृतकृत्य झालो अगदी पूर्णतेला पावलं अहो शास्त्र असं म्हटल्यासारखं त्या पद्धतीने हे शिवाशिवा शब्द शिवशब्द मुळी कल्याण वाचक आहे तर शिव शिव म्हणजे कल्याण कल्याण असो धन्य आहे धन्य आहे पूर्णोद्गार ज्याला म्हणतात अशा पूर्णोद्गारते मध्ये निघालेला हा शब्द आहे म्हणून धन्य धन्य श्री गुरुराया कोणत्या श्रीगुरुराया समर्था श्री गुरुराया शिवा शिवा समर्था, समर्था स्वामी समर्थ आणि स्वामी असे दोन शब्द इथे वापरलेले जगात स्वामी पुष्कळ आहे स्वामी शब्दाचे पुष्कळ अर्थ पण आहे आता उदाहरणारच सांगायचं तर जे लिंगायतवाणी आहेत त्यांचा जो गुरु असतो जंगम त्या जंगमाला सगळे स्वामी म्हणतात त्याच काम काय त्याचं काम येत की पूजा अर्थ काय असली तर त्यांची सांगायची भिक्षा मागायची दुसरं काय हे त्याच काम स्वामी शब्दाचा अर्थ असा आहे एखाद्या मालकाचा नोकर असला कि त्याला स्वामी नोकराचा मालक असला की त्याला पण स्वामी म्हणतात राजा राजालाही स्वामी म्हणतात ईश्वराला ईश्वराला पण स्वामी म्हणतात म्हणून ईश्वर राजा मालक किंवा असा एखादा सांगितला एवढ्या लोकांना स्वामी शब्द वापरला जातो आता <coughs> ही <मनली>, मंडळी <coughs> विद्युप्त दंड दंडी संन्यास घेतला तर याला पण स्वामी म्हणा नारायण स्वरूप झाले स्वामी या शब्दाचा अर्थ हे पावले हे स्वामी। स्वामी तो जसे कि अवगे सत्ता आली हाता नामयाता खेचर दाता। पूर्ण सत्ता मेके आता स्वामी बनवा दृश्य दुमाकार दृश्य रूप आ जो संसार वृक्ष या संसार वृक्षाचा शेवट जिथे होतो ते जे अधिष्ठान ब्रह्म चैतन्य तो भी झाला असल्या कारणाने आता मी सर्वांचा स्वामी आहे म्हणजे सर्वांना सत्ता स्फूर्ती प्रदाता जो असतो त्याला पण स्वामी म्हणे स्वामी शब्दाचा अर्थ आता आहे कि हा मालक आहे हा नियंत्र नियामक आहे असा त्याचा अर्थ मग नियामक आहे मग त्याला एक शब्द मागे घातले महाराजांनी स्वामी त्याच्या मागे समर्थ शब्द घातले म्हणजे नियामक नियंत्र पुष्कळ असतात पण असमर्थ असतात दुबळे असतात त्यांना त्या गादीवर बसवलं एवढं ना मात्र नियंत्रण करण्याचं जे एक सामर्थ्य लागत जे तेज लागत तेज ते जर तेज नसेल तर ते त्याचं तो सुख भोगू शकत उदाहरण आपल्याला भेटावं लागत ती मंडळी काय उत्तर देतात सांगतो तुम्हाला काय म्हणले मला राज्य आपलं विचित्र झाले काय विचित्र झाले अ म्हणाले पूर्वी आम्ही जेव्हा कामाला लावलो होतो त्यावेळी आमचा साहेब तक्रार करायचा काय तक्रार करायचा काय कराव अवघड गोष्ट आहे कि मग काही अमुक अडचण आहे तूक अडचण आहे कि आमच्या साहेबाला काही कळत नाही अशी अडचण आहे त्या साहेबांच्या वरच म्हणजे त्याच्यावर सगळे असे नेमले आहेत सगळे कोट्यातले लोक आले आणि कोट्यातले लोक आल्या कारणाने आम्हाला काही करता येत नाही आम्ही सत्ताधारी करे आम्हाला काही करता येत एका गुन्हेगाराला परवा पकडला म्हणून पूर्ण व्यवस्थित रीतीने त्या माणसानी प्रयत्न करून पकडून आणला सगळं केला आणि साहेबांनी येऊन सांगितलं काय सांगितलं बघितलं एकंदर सगळं वा सोडून द्या म्हणजे का सोडून द्या ते म्हणले कोट्यातला माणूस आहे त्याला सोडलच पाहिजे ते खाली उतरल्यावर सांग त्याला ते सोडलंच पाहिजे म्हणजे आता काय त्याला येणार अशी विचित्र स्थिती या समाजामध्ये निर्माण होऊन बसली आहे म्हणजे स्वामी त्याला नेमलाय नियंत्रक म्हणून पण त्या नियंत्रकाच काही चालत नाही ने? कशाला नियंत्रक नेमला ने? एक न्यायाधीश नगर जिल्ह्यामध्ये अशी गोष्ट घडली म्हणतात ज्यांची घडली त्यांनी मला सांगितले सांगणारे महापुरुष आहे ते त्या न्यायाधीशाकडे आमची केस त्या न्यायाधीशाला चढवलेला न्यायाधीश त्याला इंग्रजी येत नव्हत न्यायाधीश केला बरोबर घडलेली गोष्ट खोट काही नाही मग <coughs> केल्यानंतर म्हणतात आर्ग्युमेंट ज्याला म्हणतात ते करायला सुरुवात ते, ते इंग्रजीत बोलायला सुरुवात केली त्यावर केल्या के तर न्यायाधीशाने सांगितले की तुम्ही मराठीत बोल त्याने सांगितलं मी इंग्रजीत बोलणार मी मराठीत बोलणार अजून जोपर्यंत असं ठरलं नाही काय की इंग्रजीत बोलता येणार नाही असं ज्यापर्यंत ठरत नाही तोपर्यंत मी इंग्रजीत बोलतो ठणकवून सांगितलं त्याने अगदी ते काय कोर्ट आहे ते त्यात काय भ्यायचं कारण आहे जसं न्यायालयाला न्याय द्यायला भीती नाही तसं वकिला भ्यायचं काय कारण आहे मी इंग्रजीत करत सांगणार दोन तीन वेळा घडल्यानंतर त्यांनी अर्ज पाठवलावरती काय पाठवला की मला संरक्षणाची आवश्यकता आहे अमुक अमुक वकिला पासून मला अतिशय भय आहे असं त्यांनी दोन वकिलांची नावं जेव्हा जाऊन पोचल तेव्हा सगळं मंत्रालय हल्लं अरे अधिकारी उपाधिकारी सगळे न्यायाधीशाची सगळी चौकशी केली चौकशी यांची असं कळलं त्यांना असं विचारलं या वकिलांच्या पासून तुम्हाला भीती मला मोठं आश्चर्य वाटत काय असं त्या वकिलांच्या कडे की किंवा तुमचं काय असं चुकलं की ज्याच्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला भय आहे म्हणून वकिलांच्या असं शेवटी कळलं की भय आहे ह्या शब्दाचा अर्थाचा कि तो वकील मी मराठीत बोलो म्हटला असताना सुद्धा बोलत नाही तो सध्या इंग्रजीत बोलतो मला त्यातलं काही कळत नाही मी त्याला न्याय देणार कसा त्यापेक्षा माझी तुम्ही बदली करून टाका तोच प्रामाणिक तोच प्रामाणिक एका परीन असं घडलं आणि शेवटी त्याची बदली करावी लाग हे कोट्यातले लोक काय करणार काय करू शकत नाही <laughs> <जारा भाई। laughs> म्हणजे झाला असं त्यांचं म्हणणं तुझं काय मत आहे माझं मत वरच्या माणसाचं जे मत ते माझं हात वर करा हात वर करण्याचा एवढी गोष्ट घरी सरेंडर होऊ दे आणखीन काही होऊ दे तात्पर्य त्यातलं एवढंच आहे की स्वामी असतात नियंत्रक असतात न्यायाधीश असतात पण त्या योग्यतेचे नसतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपण माझे स्वामी तर आहातच पण समर्थ ही गोष्ट म्हणतो एक आ, काम बंदी खानी, दिले धनी आम गोसावी आम धनी गोसावी शब्द का अर्थ एक नहीं आम्मी गोसावी आहोत धनी आहोत हाथ शब्दा अर्थ आम मालक आहोत सत्ताधारी सत्ताधारी मालक आहोत कागदोपत्र आम चीज सत्ता है आम आम्ता राब शकतो। आपल्या इंद्रिया वागवलं पाहिजे ना तरी इच्छा आवारी अवयव असते कुर म्हणजे यापरी अवयला अवयव कसरे तो कुरम आपल्या इच्छेप्रमाणे अवयव कसरतो नको वाटलं तर आपण आवरून घेतो त्याप्रमाणे आपली इंद्रिया आपल्या ताब्यात असली पाहिजे सांगण्यासाठी इंद्रियांची आम्ही धनी इंद्रियांची आम्ही गोसावी नाहीतर काय व्हायचं या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंतची सगळी ताळ माझी आहे पण भाडं मात्र केशवराव वसूल करतात तुम्ही काय करता आम्ही म्हणले आमचं नावचे आहे दुसरं काही नाही त्यापेक्षा असूच शकत नाही तर मग काय त्याचा उपयोग म्हणून तो स्वामी पाहिजे आणि सत्ताधारी पाहिजे त्याचं त्यांनी ऐकलं पाहिजे एक थोडस विषयांतर करून आपल्याला सांगतो उदाहरण म्हणून तुम्ही आपल्याला सांगतो समजण्यासाठी गुरुजी म्हणत असत दादा म्हणत असत कि विवाह जर करायचा असला किंवा त्यांचा केला असला याबाबत या, या नियमाला मोठ चिंतनी आहे की विवाह करणाऱ्या पुरुषाने त्याची पत्नी त्याच्या नजरेत असली पाहिजे जर विवाह ज्याची नजरेत नाही निदान पक्षी त्याची पत्नी त्याच्या शब्दात असली पाहिजे शब्दात नसली तर निदान पक्षी त्याच्या हातात असली पाहिजे आणि यातही नसली तर लग्न करणं व्यर्थ आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते काय म्हणते तिला बोलण्याची वेळ एका टामायला उदाहरणार्थ गुरुजींच्या आजोबाची गोष्ट परवा आपल्याला सांगितली पुनरुक्तीपथ करून पुन्हा तुम्हाला तो दृष्टांत सांगतो की त्यांच्या त्या भोजनामध्ये जर ते पाठ आली त्याची डाळीची डोळ ज्याला म्हणतात ते डोळ जर आलं तर तो म्हातारा जेवायचा असं चंबून बघायला बोलायचं ना मग त्या म्हातारीला समजायचे की भाऊ ते काहीतरी ताटामध्ये चुकलेलं आहे मग ती यायची आणि ते सगळं तपासायचं हे चुकलंय म्हणून सांगत नव्हतं ते सगळं बरोबर ताट झालं तर जेवायचं आता गुरुजीचा असं भाव होता बरं का <laughs> <भुरुणी स्था> <laughs> मी म्हणत नाही गुरुजी सांगत होते मी कशी काय त्यांच्या ऐकले त्यातली एक गोष्ट अतिशय कडक होता म्हणायचे मातारा अतिशय कडक होता म्हातारा अशी स्वभावाची स्थिती असते आम्ही किती तरी म्हातारीले किमाना आपल्याला सांगायचं म्हणजे मी ज्या म्हात्यांच्या उदाहरण सांगायचं चांगलं उदाहरण द्यायच अशा तुम्ही पाहिलंय कि जे स्नान करायला गेले असं कळल्या बरोबर त्यांच्या स्त्रिया पुढची पूजेची त्यांच्या धोतर नेसण्याची फार देवाच्या पूजेपर्यंतची सगळी तयारी होत तो सांगत नव्हता कि माझ्या पूजेची तयारी झाली पाहिजे हा तयारी होणार हो सा का नाही वगैरे वगैरे असे सांगायची वेळच नव्हती ते स्नाला निघायला एवढं समजल्या बरोबर पुढची सगळी व्यवस्था होतात याला म्हणायचं नजरे असल्या किंवा त्याच्यापेक्षा पुढचे मध्यम हे उत्तम आधी काय झाली उत्तम स्त्रीचं वर लक्षण मध्यम स्त्रीचं लक्षण काय त्यांनी सांगायचं की मी आता आंघोळीला आलो माझ्या देवाच्या पूजेची सगळी तयारी होऊ द्या म्हणजे मग त्यांनी करायची त्यांनी सांगायचे कि मी जेवायला आलो तेव्हा मला जेवायला वाढ म्हणजे त्यावेळी वाढते म्हणजे समजाव की शब्दात काय अमुक वाघ अमुकू वगैरे हातात तरी असले पाहिजे हातात असले पाहिजे अर्थ आपल्या शरीरात तरी एवढं सामर्थ्य असलं पाहिजे की स्त्रीला आपल्या हातात धरून आपण तिला बसवू शकलो पाहिजे एखादी श्रीमुखात भडकवली तर बोलण्याची वेळ येतात कामा इतकं तरी पाहिजे पण या तीन पैकी कुठेतरी स्त्री असली तर विवाहाचं महत्व जर यापैकी कुठेही स्त्री नसली हात जर त्या स्त्रीच्या मुठीत असला तर मग मात्र तो विवाह विवाह उपयोगाचा निर्णय फजित याय सम उभ्या बाजारी फजित नाही तर काय दार लावून पत्नी न